श्री निवृत्तीनाथाय नमहा श्रीनी अनेश्वराय नमहा श्री गणेशाय नमहा आज काराम महाराजांच्या गाथेतील चार चरणांचा मंगलाचरणात यातील अभंग तो आपण पाहणार आहोत समचरण दृष्टी विटीवरील साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहू अनेक न लगे मा एक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी येथे दुच्चित जनी जडो देशी तुका मने कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत तुका बाराय सांगतात विटेवरील एकसारख्या पावलांकडे ज्याची दृष्टी लागली आहे अशा सुशोभित मूर्तीकडे हरी माझ्या कर्णाची प्रवृत्ती दृढ हो न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा त्यात याखेरीज दुसरे काही माईक म्हणजे दृष्टीच मात्र भासणारे पण वास्तविक बने नसणारे असे पदार्थ मला नको देवा या पदार्थावर माझी इच्छा कधीही जवळ नये म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुच्छितजणी जडो देशी त्यात ब्रह्मलोक विष्णुलयक इत्यादी ठिकाणी आहेत ती सर्व परिणामी दुःख देणारी असल्यामुळे त्या ठिकाणी माझ्याची तास लोभ देऊ नकोस शेवटच्या चरणात म्हणतात तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत तुकाराम महाराज म्हणतात की कर्ममुलक असे जे जे नाना धर्म आहेत त्यांचे रहस्य मला समजले आहे ते सर्व नाशवंत असून तुझे रूप तेवढे शाश्वतचे आहे या अभंगावरील विस्तृत वर्णन आपण यापुढे पाहणार आहोत तुकाराम महाराजांच्या गाथेतील पहिले सहा अभंग हे मंगलाचरणात्मक आहेत कोणत्याही ग्रंथाचा आरंभ मंगलाचरणातचा असावा असा रिवाज भारतीय कवी संप्रदाय व पुरातन काळापासून संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी मंगलाचरणाचे तीन मुख्य प्रकार सांगितले आहे आशिर रूप नमस्कार रूप आणि वस्तुनिर्देव रूप या तीन प्रकारांनी ग्रंथाचा आरंभ मंगलमय करावा असा संकेत आहे याप्रमाणे प्रेक्षक पाठक श्रोता व चिंतक यांचे कल्याण व्हावे म्हणून जी प्रार्थना इष्टदेवतेची स्तवनवनात केलेली असते ती अशीरूप मंगलचरणाची होते इष्टदेवतेचे स्मरण व वंदन ज्यात असते ते मंगल मंगलचरणात असते व या दोनही प्रकाराखेरीज केवळ निर्देश रूप हाही मंगलचरणाचाच एक भाग आहे कोणत्याही विशिष्ट देवतेचे स्मरण वंदन या नमुन पद्याचे अद्याक्षर अथवा अध्यपद मंगलदायक वर्णाने युक्त असते कधी या तीनही प्रकारच्या मंगलचरणांनी ग्रंथांचा आरंभ केलेला असतो तुकाराम महाराजांच्या गाथेच्या आरंभी असलेले सहा बंगाचे मंगलाचरण मुख्यत नमस्क्रियारूप वो तुकाराम महाराजांनी आपले अभंग लिहून ठेवले असावे परंतु त्या हस्तलिखिताचा पत्ता पुन्हाच लागलेला नाही तुकाराम महाराजांच्या काही शिष्यांनी त्यांची पुष्कळ अभंग जतन करून ठेवले होते त्यातील अभंगाचा क्रम शक्यतो जसाच तसा ठेवून जी गाथा उपलब्ध आहे तिथे सहा अभंग मंगलचरणाचे आहेत या सहाही अभंगात कार महाराजांनी आपले आयित्य दैवत पंढरपूर येथील श्री विठ्ठल यांचे अतिसुंदर असे रूप वर्णन करून त्यांच्या ठिकाणी आपली अनन्य भक्ती व्यक्त केली आहे भुवाचे बरेचसे अभंग स्फुट आहेत म्हणजे त्यातून भक्तीची स्फुट अशी भावच्छता प्रगटली आहे वास्तविक पाहता आणि काहीचा अंतर्गत अशा अर्थसंबंधाने गट निर्माण झालेला आहे एकादे मोठे कथानक सांगावयास व वा एखाद्या मोठ्या ता तात्विक विषयाचे निरूपण करावयास व सिद्ध झालेले नव्हेद याला ग्रंथ मानता येईल अशी रचना अर्थातच अभंगगाथेची नाही ज्यामुळे आरंभीने मंगलाचरण व त्याचा संदर्भ यांचा अर्थ तात्पर्य आणि ध्यानात घ्यायला पाहिजे कुणीतरी जवळच्या शिष्याने बुवांचे चांगले अभंग निवडून ते प्रथम चरण चरणात मंगलचरणात म्हणून बसवले असण्याचीही शक्यता आहे ही पूर्वप्रथेस शोभन दिसणारे असल्याने संप्रदायही रूढ झाले पंढरपूरचे श्री विठ्ठल व पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ तुकाराम महाराज आदी साधू संतांनी याच दैवताच्या भक्तीचा पुरस्कार देशी भाषेतून काव्यरचना करून केला श्री विठ्ठल श्री विष्णू वा श्रीकृष्णाचे बालरूप मानले जाते पंडलीकमुनींच्या काळापासून हे दैवत भक्तांच्या रक्षणासाठी भिवरा नदीच्या वा चंद्रभागेच्या काठावर विटेवर स्थिर झाले डलिकमुनींची मातृपितृभक्ती पाहून संतुष्ट झालेले देव पंढरपुरास आले व त्यांच्या आग्रहाखातर तेच भक्तजनांसाठी राहिले अशी कथा आहे या विठ्ठलाचे रूपवर्णन मोठ्या प्रेमाने अनेक संतांनी विविध प्रकारांनी केले आहे बहुतेकांच्या वचनातून एक प्रकारची समानता आहे श्री विठ्ठल हा समचरणदृष्टीचा आहे असे सर्वांनी सांगितले आहे एकनाथांनीही असे सांगितले आहे समचरणी मन माझे वेधले पुडे समचरणी उभा चैतन्याचा गामा समपावली उभा ते समचरण विटेवरी पुडे हे समचरण विटेवर कटी कटीधरुनी आकर। इत्यादी अनेक वयांमधून श्री विठ्ठलाच्या समचरणाचे वर्णन केले आहे श्री विठ्ठल विठेवर उभा असल्याचे साक्ष सर्व अभंगातून मिळते आई बापाच्या सेवेत रमान झालेल्या पुंडलिकाने एक विट विठला दिली रहनेस विनवे अथासदर्भ है विटे पुराण कथा सापड़ी इंद्राच रुत्रासूर या तीन तोंडे आसो इंद्रपदा सा घनघोर त्रपश्चर्य आरंभली होती इंद्राने भयापोटी रुत्रासुरा तीन शेरे छेदन टाकली वृत्रासुरा ने इंद्रा शाप दिला कि तू दिंडीरवनात वीट होऊन पडशील मग इंद्राश शोक झाल्यावर विष्णूने त्यास अभिवचन दिले की पुंडलिकाच्या आश्रमात येईल तेव्हा तुझा उद्धार करेन तीही वीट या विटेवर अखंडपणे उभा राहिला श्री विठ्ठल म्हणून इंद्राचा उद्धार झाला असा भावर्थ आहे घरोवर अशी दिसते की सारी पूर्वक कर्मे व कर्मकांडे करायचे ती स्वर्ग प्राप्तीसाठी इंद्रप्रद मिळावे ब्रह्मलोग मोक्षपद याची प्राप्ती व्हावी मुक्ती मिळावी जन्म मरणाच्या फेऱ्या चुकाव्या म्हणून सारा हाच असतो परंतु विठ्ठल भक्तीत रंगून गेलेल्या साधू संतांनी अगदी वेगळे असे स्वसुखस्थान शोधून काढले आहे त्यांना स्वर्ग सुख नको संपत्ती नको ब्रह्मपद नको मुक्ष सुद्धा नको त्यांना हवे आहे केवळ श्री विठ्ठलाचे सानिध्य श्री विठ्ठल आपला प्राण सखा वो आपण त्याचे जिवलग भक्त या नात्यातील गोडी त्यांनी अनुभवली ब्रह्मादिक पदांची त्यांना शिराणी वाटली विशेष त्यांची केळस आली अथवा परिणामी ती दुःखाची वाटली त्यात नवलकाय पंढरपूरच्या विठ्ठलाभोवती जो भागवत संप्रदाय उभा राहिला जो वारकरी पंत वाटचाल करू लागला त्याचे हे मोक्षसुखाच्या तुच्छतेचे एक मुख्य वैशिष्ट्य मानावे लागेल इतर सर्वत्र स्वर्गासाठी मोक्षासाठी अठ्ठाच असताना मराठी साधू संत मात्र त्याकडे पाठ फिरून आहे श्री विठ्ठलाची मुक्षोभा पाहावयास मिळावी म्हणून संतसंगतीची माधुर्य अनुभवास यावे म्हणून अनेक जन्माची ये जा सुद्धा ते पसंत करतील म्हणतात पदे तुच्छ विलिया कारणे मोक्षा एवढे सुख सुख नव्हेची ते दुःख पुढे म्हणतात सांडुमी सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंटा पुढे म्हणतात मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा इत्यादी चरणातून तुकाराम महाराजांनी ब्रह्मपद व मुक्तिप्रद आम्हा काय कामाची असा भाव व्यक्त केला आहे ब्रह्मादिकांची प्राप्ती म्हणजे शेवटी दुःखच परिणाम येणार असा भावार्थ पुण्याचा साठा संपल्यावर परत मृत्यूलोकी जर यावे लागत असेल तर त्या स्वर्गसुखाची व मुक्तिसुखाची ब्रह्मपदाची काय किंमत म्हणून म्हणतात तुकामने त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत याप्रमाणे मंगालचरणातील हा पहिला अभंग समचलनदृष्टी विठेवरील साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो श्रीहरीच्या चरणाजवळ आपली वृत्ती राहोचा दृढ विश्वास करून परम महाराजांनी या अभंगामध्ये सर्व प्रकारचे माईक पदार्थ हे नको असे सांगून सर्व साधकांना या ठिकाणी एक उपदेश केलेला आहे की समचरणदृष्टी विटेवरील साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहू हो। या भंगाचे थोडक्यात विवरण आपण पाहिले या ठिकाणी मी थांबून घेतो व पुढच्या वेळेस का नवीन अबंगाचा अपन विस्तृत विण वर्णन करू सदगुरुनाथ महाराज की जय